त्याचे सगळे व्यवहार आत्मरूप असतात म्हणतात अर्पण करण्याच्या जरी त्याने पुष्कळ अर्पण करायचं ठरवलं तरी अर्पण तरी काय करणार अर्पण करण्याच्या निमित्ताने केलेले सगळे व्यवहार त्याचे ब्रम्हूपच असतात कारण देवच आता देवाला पोजतो असं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर देवच देवालाच देवाच्याच साधनानं साहित्यानं आणि पाहिजे त्या अर्पणाच्या प्रकारानं तो पूजा करीत असतो खुशाल त्याने तरी अद्वैत स्थिती अभंग असते तिचा अभंग होत नाही ती किंचित ही विकाराला पावत नाही इतकंच नव्हे तर त्याच्या आत्तापूर्वी सांगितलेल्या विचाराप्रमाणे पूर्ण स्वरूपाला तो प्राप्त झाला असल्या कारणाने खरा विद्वान खरा बुद्धिमान खरा आत्मदर्शी खरा द्रष्टा खरा पाहणारा असल्या कारणाने या ज्ञानी पुरुषाच्या कडून बल पुष्प पत्र इत्यादी कोणतंही भजनाविषयीचं निमित्त असून काय पत्रिया अर्थात एवढ्या लक्षणाने संपन्न असला ज्ञानीपुरुष प्रेम लक्षणात्मक वृत्तीने कधी ज्ञान लक्षणात्मक वृत्तीने कधी देवभक्तपणामध्ये येऊन तर कधी कधी देवभक्तपणा विवर्जित मात्र स्थितीमध्ये राहून करून किंवा न करू हो था था भजने कर एका हो असे हे संत असल्या कारणाने अद्वैत भजनामध्ये मग झालेले असतात हा त्या म्हणण्यातला तात्पर्य अर्थ आहे या सर्व पद्धतीने तो जरी पूजा करू लागला तरी सुद्धा त्याच्या दृष्टीने हा व्यवहार घडलेला ना नाही अद्वैत स्थितीमध्ये एकिंचित बिघाड होत नाही पूजा व्यवहार करून पूजाच आहे पूजा व्यवहार न करून भजन आहे पांडव भजन झाले करीता हे पांडवा भजन झाले म्हणजे अद्वैतात हे कस तेच क्रिया किल नस आहे अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाचे लोक येतो हे बोलायच तू अनुभवून बघ आता सांगून विवेचन करून प्रवचनाने गोष्ट संपण्यासारखी नाही हा त्या अर्थ आहे सगळा <coughs> जे कुणीची पूजा म्हणून तुम्हाला परवा सांगितली मजगमन तो चालेल हो तो तुली तो करीत करी तो, तो कल्पी तो जगो माझा आपण जर करतोय ती कल्पना होती जब आश्चर्य है अपन शिव यात्रा तो आवास हवा होते तो आवासवा पाय टाको तीर्थयात्रा होते शिव यात्रा होती तो नवे तो चिकपी ध्वजा समाज है तो ज्यादा दशेत है ना ती मजी समझ अपना समाधा है खुकुटी लगेच उतरतो लगेच उतरतो चढतो उतरतो लक्षात ठेवा आपला समाधी चढतो चढल्या हा खरा संध्या सहज समाधी हा खरा संध्या त्याच्या पुढे गुंमत आहे त्याच्यात चढतो आणि उतरतो ही मोठी मजा आहे हे चढणारे उतरणारे समाधीवाले निरनिराळ करायचं का त्याच्यामध्ये नऊन लगाई महाशिवरात्रीचा प्रसादरणारा <laughs> दौर दौर <laughs> समाधी महाराज सांगतात तू असे तो समाधी कृपी ध्वजा हो किमुना त्या पुढे महाराज म्हणतात <coughs> तिन्ही अवस्थानचे उपाधी उपाधिकारी काय भावा भाव जी सुरे दृश्य हि जी त्या ज्ञानी पुरुषाच्या सगळ्या व्यवहारांमध्ये अखंड स्थिती कायम असल्या कारणाने त्याचा का समाधी एवढा सगळा व्यवहार करूनही बिघडत नाही ना अद्वैतात अशी भक्ती दृशक्ती प्रसंगी न करता ही पांडवा भजन झाले या तीन गोष्टी एकत्र ज्ञानीपुरुषांच्या ठिकाणी ऐश्वर्याचं वर्णन आपल्या चांगलं लक्षात आला असं होईल घडलं तर वाचा हे किती दिवस चालेल त्याचं एक उत्तर आहे देहपातापर्यंत हे असं त्याचं उत्तर आपल्याला लक्षात प्रारब्ध अवशेष असच तोपर्यंत त्याच्या अद्वैत स्वरूप असून परिपूर्ण रूप असून भक्ती घडते एवढा सगळा भक्तिव्यवहार करून अद्वैत स्थितीत भंग कोणत्याही प्रकारचा निर्माण होते त्याची अद्वैत दशा त्याची समाधी अभंग असते आणि न करताही पांडव भजन झाले ही पण त्याची स्थिती असते एवढं जर आपण वर्णन ज्ञानात ठेवलं हे कुठपर्यंत न करीता पांडव भजन झाले एवढा सगळा देव देव इत्यादी सगळी व्यवहार घडूनही अद्वैत स्थिती अभंग स्वरूपाची असते आणि अद्वैत स्थितीत परिपूर्णतेत एकजिनसीपणा असा भक्तिव्यवहार घडू शकतो शरीर असच तोपर्यंत घडू शकतो देहपातापर्यंत ही त्याची मर्यादा त्याच्यानंतर ब्रह्मात्म त्याच्यामुळे तो ब्रह्मरूपदीने विधेयकांमध्ये हा भक्तिव्यवहार कसा घडला त्याला दृष्टांत पाचवे अगवया पा रुखा रुखची तरी दुसरा नाही तया विस्तार जीवी वृक्षाचं वर्णन करताना आपण करतो बी वृक्ष त्याचा गुंधा त्याच्या शाखा उपशाखा पान फुलं फळ असा पूर्ण म्हणजे सपल्लवित, सपुष्पित आणि सुफलित असा एक वृक्ष त्याचा आपण पुष्कळ वर्णन केलं किंवा सफल्लवी इतका सफल्लवी झालाय हिरवा गा तिकडे सपुष्पित झालाय इतका पुष्पाने तो लगडलाय काही बोलायचं कारण इतका फळाने लगडलाय की त्याच्या फांद्या जमिनीला येऊन मिळताय म्हणून त्याचं सफलवीत म्हणाचं सपुष्पितपणाचं व सुफलितपणाचं पाहिजे तेवढं वर्णन केलं पाहिजे तेवढा त्याचा विस्तार आपल्या नजरेस आला तरी सुद्धा वृक्ष जसा एकच एक असतो इतक्या रूपाने नटलेलं एकच बीज असत एकच वृक्ष या सर्व रूपाने नटलेलं असतो वृक्षा व्यतिरिक्त दुसरेपणाचा तिथे संबंध निर्माण होत नाही अगदी त्याच पद्धतीने या ज्ञानीपुरुषाच्या भक्तिव्यवहारामध्ये देवाव्यतिरिक्त दुसरं काही सत्ता स्फूर्ती संपूर्ण एकमेव देवाचीच आहे देव देऊळ परिवार डोंगर आपल्याला आठवण व्हावी असं हे दुसरं काय उत्तर देतात एकच डोंगर एक पर्वतराव का एक पर्वतेश्वर त्या पर्वतेश्वराला कोरलं आणि पर्वतेश्वरामध्ये एक शंकर पर तयार केला पाहिजे देव देऊळ शंकर तयार केला शंकराला देऊळ देऊळ तयार केले तुम्ही तुम्ही पाहू शकता आजही तिथे अशी स्थिती आहे पाहण्यासाठी सगळं देऊळ प्रकार तयार परिवार त्याचे सगळे भोवतिताळे नातती ते सगळे काढायला पाहिजे ना ते पण त्याच्यामध्ये काढले कैलास लिहिणं जाऊन बघून या त्याच हे वर्ण आहे जवळजवळ असं वाटेल किंवा या वर्णाला बघून ते लिहिले काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणू शकता ते संशोधकाचं काम आहे सेकंड थॉट म्हणजे कि या डोंगराला पाहून ही मुवी लिहिली असेल काय कदाचित असंही संभवणी आहे का की ही ओवी पाहूनच ह्या डोंगर कदाचित कोरला असता कसे समजा तुम्ही तुम्ही कसंही समजू शकता पण ही ऊबी आणि ते एक आहे असं तुम्ही लक्षात ठेवा तिथे शंका तर ते बघा तिथे शंकाली आली तर एक बघा एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो बरंच म्हणतात एकच डोंगरेश्वर कोरून त्या डोंगरेश्वरामध्ये शंकर तयार केला त्या शंकराचा शंकराचं मंदिर तयार केलं जात त्या शंकराला ते खाली तो हा व गणेश पट्टी तयार केली जाते खाली तो कीर्ती मुख पाहिजे तो तयार केला जातो हे त्याचं सगळं परिवाराचा रूप नंदी तयार केला जातो जेवढा परिवार असेल तेवढा सांग mm -hmm. म्हणून देऊही तयार केला देऊळही तयार केलं त्याचा परिवारही तयार केला अगदी त्याच पद्धतीने अभेद स्थितीमध्ये राहून ज्ञानोत्तर ज्ञानी पुरुषाचा भक्ती व्यवहार का होऊ नये तर अवश्य व्हावा होतो त्याची ही संगती आहे संपूर्ण पर्वतच देवालय तयार संपूर्ण पर्वतच त्याचा देव तयार केला संपूर्ण पर्वतच त्याचा परिवार तयार केला संपूर्ण पर्वतच एक कोणी भक्त त्या देवाची पूजा करतो असं तयार केलं त्याच्यामध्ये जेवढं करावं तेवढं करावं जेवढं करता येईल तेवढं करता येईल पर्वताचं पर्वत न बिघडता चाललंय त्याचं एकत्व न बिघडता सगळा पर्वत आहे तुला कुणी विचारलं का सगळा डोंगर शंकर डोंगर गणपती डोंगर पुजारी डोंगर पूजा उपचार डोंगर परिवार डोंगर ज्या देवळामध्ये तुम्ही आता जाऊन बसू शकतो तिथे देऊ देऊ डोंगर नाचताय डोंगर एका पर्वताशिवाय दुसरं का आहे नाही हे जर तुम्हाला लक्षात येत असेल तसा देव देव देवच भक्त देवच भजत देवत त्या केलेले पूजा उपचार सगळे देव श्रवण म्हणून कीर्तनाचे सगळा देवच होतो प्रू देवाशा व्यवहारात दुसरं कोणीही नाही असा त्याचा पुढे येणार म्हणालो तो इथे ज्ञानी पुरुष भक्ती करतो तेव्हा देव आहे त्यात काय न करतो तेव्हाच होत्या त्याचं भचन ते मला उदाहरण बरोबर आहे तुम्ही करून देव देऊळ परिवार तयार केला तरी डोंगरच म्हणजे आम्ही काही तयार करेल नितरी तरी डोंगरच आहे म्हणजे करून डोंगर न करून डोंगर एवढं दिसून डोंगर न दिसून डोंगर डोंगरपणात काही जसा बदल होऊ नये पर्वतराव जसे कायम आमचे डोंगरेश्वर कायम देवळेश्वर तयार झाला तरी डोंगरेश्वर कायम आहे भक्ती व्यवहार घडू शकतो आणखी एक दृष्टांत मला देतात एखादा मुकामान त्यांनी सांगितलं लोकांना कि मी मौन धारण केले काय राहिले मी मौन धारण केले दादा म्हणतात नवली असं म्हणते मुख्यानं म्हणून धारण केलं हे जितक महत्वाचं त्यांनी न धारण केल्याचं काय बघलं होती मुक्याचं तोंड बांधायची आवश्यकता नाही काही बोले कुठे जाऊन बडबड करेल सांगितलंय कारण हे बोलण्याला भयंकर गोठ ठावतो आम्हाला आठवके असं आम्ही लोकांना सांगतो कारण आम्हाला अनुभव आहे प्रपंचा ही खरी गोष्ट असते पण ते बोलल्याचं गोंधळ निर्माण होतात आणि हे जे उचापती करणारे लोक असतात ना त्यांना फारच दूख करीत नसलो तरी उचापती करणारी माणसं जोपर्यंत समाजात आहे तोपर्यंत असं चालतच असत मुका एखादा माणूस बोलणारा माणूस तिथे जाऊन बोलेल आणि त्या उचापती करणाऱ्याला वाव मिळेल पण मुका माणूस तो तिथे जाऊन काय बोलणार म्हणजे त्याच कोण बांधून टाक अरे बांधून काय न बांधून मुक्यानं बोलून धारण करून काय आणि न धारण करून काय मुका तो मुकाच शेवटी जर है है ही जर गोष्ट लक्षात येत असेल त्यात काय नवल्या म्हणले त्याने मोहन धारण केलं नवल्यामुळे काय नवल्यानं मौन धारण केले यात काही नवल नाही आणि त्याच पद्धतीने भक्त परिवार देव देऊळ हे सगळं परमात्म रूप असल्या ज्ञानी पुरुषांनी केलेली पूजा ही देवस्वरूप आहे यात काय नवल आहे त्याने न करिताही मांडावा भजन हे त्याच्याकडं लक्षात काय बिघडल्या न करिता पांडवा भजन झाले ही जर त्याची स्थिती आहे तर करून त्याचं पांडव भजन झालं हे सोबत झालं मग तर काय अतिशय आनंदाची गोष्ट आहे कोणत्याही रूपाने लक्षात ठेवा <coughs> येथेच देवाची पूजा करून किंवा न करून तो स्वतः सुखस्वरूप असल्या कारणाने आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी सदा स्थिर असल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूजा आणि अपूजा वाढ आणि त्याच घट या दोन्ही गोष्टी समान आहेत दोन्ही काही त्याच भजन घडत असत न करता भजन घडतं करून घडत असेल यात काय मोठं आहे करून त्याची पूजा घडते त्यात अद्वैतात बिघाड होत नाही न करून पूजा घडते त्यात अद्वैतात बिघाड काय कारण आहे काय ना अद्वैत वृत्ती ब्रह्म वृत्ती त्याची काय माहिती आपल्याला परवा सांगितल्याप्रमाणे वृत्तीचा विषय अधिष्ठान सत्ता आहे तर मग बिघाड काय कारण म्हणजे न करून भजन होत तर करून का करून पूजा व्यवहार सगळा एवढा त्रिपुटीचा व्यवहार करून जर अद्वैत स्थिती भंग पावत नाही तर न करण्याने एकदा कविमुक्तीकड्या अक्रियकडे लावायचं कृतीकडे लावताना काय करायचं पांडवा न करीता जर त्याचं भजन होत तर त्रिकुटेमध्ये वावरून भक्ती करून त्याच भजन का होणार नाही त्रिकुटीच्या रूपाने भजन करूनही पूजा अर्चा श्रवण मनन नामसंकीर्तन करूनही जर त्याच्या अद्वैत स्थितीमध्ये अभंग स्थिती कायम आहे त्यात बिघाड होत नाही तर दोन्ही स्थिती समान आहेत करूनही पांडवा भजन झाले आणि न करीता पांडवा भजन झाले भजन करूनही त्याची स्थिती अभंग आहे भरता भजन झाले असे असलं तरी अभंग आहे अखताची देवता अखतीची असे न पुढिता अखती काय आता पुढे तुम्हाला अवघड वाटेल पण मी पाहिलेलं तुम्हाला सांगतो एका माणसाने मला हे सांगून हा चिंतोका असतो त्याने चिंतो त्या गणपती काढण्याला मला दाखवा लक्षात घ्या तुम्ही काय सांगतो चिंतोक्यावर गणपती काढलेला मला त्याने दाखवा आता हे त्याच्यापेक्षा बारीक आहे अक्षदा आणि त्या अक्षदेवर अशी देवता काढली असं म्हणा किंवा अक्षरांची देवता तयार केली गेली सगळी अक्षर दे तांदळाची देवी तयार केली आता तांदळाची देवी तयार केल्यानंतर पूजा करताना असा आहे की देवाचे जे उपचार आहेत ना त्यात अक्षर हे हा एक उपचाराला सा उपचारा काही सामग्री उडी पडते तेथे शास्त्रसकार सांगतात भटीबा सांगतात सर्वोपचार्थे अक्षदान समर्पयामी सर्वोपचार्थे आसनार्थे दक्षिण दक्षिणेच्या वेळी मात्र असं जर करेल ना तर गुरुची विद्या गुरुच पळली असं समजायचं गुरुची विद्या गुरुला पळली देवाला मात्र काय सर्वोपचार्थे अक्षरांसमोर नाही आम्ही आणि दक्षिणार्थे दक्षिणांसमोर नाही दक्षिणार्थ तोंड करा म्हणतोय दक्षिण करायचं सर्वोपचार्थ अक्षर चालतात पण दक्षिणेच्या अर्थाने काही चालत नाही अर्थाला अर्थच पाहिजे जर काही चालत नाही पण मौली म्हणते अक्षरांची एक देवी तयार के। केली आणि अक्षरांची केलेली देवी तिला वाहण्यासाठी जर अक्षरा वाहिल्या तो वाहिल्या नाही अक्षता रूपच आहे शेवटी काय अक्षदा वाहिल्या तरी ती अक्षरूपच आहे आणि अक्षता नाही वाहिल्या तरी अक्षता रूप आहे त्याची अक्षरांनी पुन्हा पुजून तरी काय करायचं न पूजून अक्षदा स्वरूप आहे आणि पूजूनही ती अक्षता स्वरूप आहे हे लक्षात घ्यावं म्हणजे देवी ती तांदळाची तयार केली अक्षरांची तयारी केली देवीची पूजा केली ती अक्षरांच्या द्वारे केली न पुजली तरी समानाच का तर ती अक्षता स्वरूप आहे असं असल्या कारणाने न पुजता सुद्धा ती पुजल्यासारखी आहे आणि पुजूनही त्यात विशेष काही घडत नाही कारण ती अक्षता स्वरूप आहे म्हणून त्याच पद्धतीने या ज्ञानी पुरुषाच्या व्यवहारामध्ये न करिता पांडवा भजन झाले मग करिता पांडवा भजन झाले हे सहजच आहे आणि त्रिपुटीच्या रूपाने भजन करून अद्वैत स्थिती भंग पाहत नाही तर न करता होणाऱ्या भजनात त्याची समाधी कशी भंग पावी दीची लुगडी दीपकडिके तू वेढी ते नमता ते उघडी ठाके काही असा दृष्टांत दिल्या मानवी दीप ज्योती अखंड एक अर्थता आहे तिथे अक्षता आणि तिला अक्षता वाहणाऱ्या दुसऱ्या अक्षता म्हणजे देवी अक्षताची तयारी वाहणाऱ्या दुसऱ्या अक्षता आणल्या त्या न आणल्या समान आहेत आता तसं नाही सांगितलं आता अंगभूत अखंड एक जिन्सी सभा <coughs> यंतर एक ठोस भविपणा म्हणतात एक जिन्सी पणा म्हणतात तो एक जिन्सी पण सांगण्याकरता काय लिहिले तुला एक जिन्सी असा सांगितलंय कि दीपका हेप्ती हे दीपकलिके तुला जर लुगड नेसायचं असेल तर तुझ्याच लुगड तू नेस असं एखादा म्हणाल्यामुळे त्या दीपकलिकेने दीप्तीचं लुगड नेसलं आणि त्या माणसाने म्हटलं नाही म्हणून ती दीपकलिका उघडी राहते काय नाही हे त्याच उत्तर म्हणजे तुझ्या म्हणण्यान म्हणण्याने दीपकलिका ज्या प्रमाणे दीप्तीची लुगडी नेसून नेसून तुझ्या म्हणण्या न म्हणण्यान ती ओढी नसते ती सवस्त्र नसते जशी अखंड एक दिन सभरा भरित आहे अगदी त्याच पद्धतीने भजन न न करिता आयते सिद्ध भजन घडत असत त्याला म्हणायचं सिद्ध भजन न करिता पांडवा भजन झाले ते सिद्ध भजन झाले का तुझ्या करण्यावर न करण्यावर अवलंबून नाही तुझ्या म्हणण्यावर अवलंबून तू म्हणालास म्हणून तिने तिथं लगडं नेसलं ने असं नव्हे तू म्हणाला नाहीस तरी ती काय उघडे राहते काय तो ज्यावेळी भजन करतो त्यावेळी त्याचं भजन घडत असेल पण त्यावेळी तो भजन करीत नाही त्यावेळी त्याचं भजन घडत नाही काय न करिता पांडवा सिद्ध भजन झाले त्याचं आयट भजन आय ते पांडवा भजन झाले हे सिद्ध भजन कोणाच्याकडनं घडणार हे फक्त ज्याच्याकडून घडत ना तो त्या लिहिले ज्याच्याकडे हे सिद्ध भजन घडत असेल तो खराच नाही आणि या सहज स्थितीमध्ये राहणं अतिशय महत्वाचं सगळ्यात उत्कृष्ट स्थिती, स्थिती सहजता ही काही विलक्षण आहे आपल्या लक्षात येईल सहजत्व हे सगळ्यात कळसाच असतं कुणी जर विचारलं आदर्श जीवन कोणतं सहज समाधी हे आदर्श जीवन सहज समाधी हे संत जीवन सिद्ध भजन हे खरं भजन आहे आणि असं असल्या कारणाने हा दृष्टांत आणखीन एक दृष्टांत यासाठी का चंद्रात चंद्रिका निकाव त्या चंद्रमा तू चांदण्याचं पांघरुण हे चांदण्याचं वस्त्र परिधान तू कर तू हे परिधान करणं तुझ कर्तव्य आहे असा त्याला उपदेश घ्या आपल्या सांगण्याने चंद्राने आणि चांदण्याचं वस्त्र परिधान केलं त्याने उद्या म्हटलं मला म्हणतात तुझ्या न म्हणण्यानं चंद्र चांदण्या गेला वस्त्र रहित असतो काय तो अंगाने परिपूर्णच आहे शेवटी सोळा कलांनी परिपूर्ण जसाच्या तसा पौर्णिमेचा चंद्र तुझ्या म्हणण्याने चांदण्याचं वस्त्र परिधान करी किंवा तू म्हणाला नाहीस म्हणून तो वस्त्र विवर्जित आहे किंवा अपूर्णतेला पावला असं होत नाही तो अंगाने परिपूर्ण आहे तुझ्या म्हणण्यावर त्याचा अवलंबून नाही त्याप्रमाणे करण्यावर त्याचं भजन अवलंबून नाही त्याचं भजन सिद्ध भजन आहे ते सदात आपलं भजन खंडित होतं सात ते आठ <laughs> काय सात ते आठ महिन्याने म्हणलं आमचं असं वाचन ते म्हणजे आमचं आता असं ठरलंय सात ते म्हणजे सा नऊ भजन करायचं एक तास वाढवलाय असं तर दुसरं म्हणलं अरे कंटाळ आला आम्ही एक तास कमी केला ते आपलं भजन एक तासानं वाढतं एक तासानं कमी होत काय विचारू नका कधी होतही काय वा, आज भजन बरी भजन झालं आज आज भजनच झालं नाही काय मोठं उठायला कंटाळा झालंच नाही म्हणजे आपलं भजन, आप भजन होत आपलं भजन होत नाही तासभर वाढत वाढत नाही कमी होत नाही करणं नाही करणं नाही आणि अखंड आहे पण सोडायची नाही अखंड भजन चालू आहे गेले सगळे तो कल्पी तो माझा न करिता पांडावा भजनच आले आणि तो कल्पी त्याची कल्पना ही जर भजन स्वरूप आहे जप स्वरूप आहे सगळ्या व्यवहाराने अद्वैत स्वरूपाची स्थिती त्याची कायम आहे हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे वाचले अखंड तो त्याचे देवाच्या देशकाराधिकांचा प्रवाह चिन्हात राज ठिकाणी नाही देव देवतातच मानव नाही देव देवातच मावत नाही मग देवीचा शिरकाव कुठून होणार अशा विचित्र परिवार घडत नाही त्याचा अभिप्राय हा आहे कि परमात्म्याविषयीचा एकदेशी होऊन व्यापक दृष्टी झाली असता मायेचा जे देशकाल त्यांचाही असंभव आहे ही. स्थितीत स्वामी व सेवक या संबंधाची इच्छा झाली असता म्हणजे भक्तीचा सोहळा भोगावा अशी इच्छा झाली असता देव म्हणजे परमात्माच आपण स्वतः स्वामी व सेवक बनतो मग सर्व उपचार म्हणजे जप ध्यान निर्धार हे सर्व आता देवाने देवालाच देवाच्या साहित्याने पाहिले त्या अर्पणाच्या विषयाने पूजा करावी इतकी पूजा झाली तरी अद्वैत स्थितीचा भंग होत नाही पहा कि एकाच वृक्षाच्या ठिकाणी पत्र पुष्पा विस्तार दिसला तरी तो एक वृक्ष इतक्या नटला आहे दुसरेपणाचा संबंध नाही अथवा एकाच डोंगरात पुरी व लेणी करतात त्यात डोंगर करूनच देव परिवार बनवतात म्हणजे देव दिवळ व परिवार सर्व डोंगरच असतो त्याप्रमाणे अभिनस्थितीतही त्या ज्ञानोत्तर भक्तीचा व्यवहार का होऊ नये अवश्य अभावात उत्तर आहे लोकांना एवढंच सांगायचंय की ज्ञानोत्तर भक्तीचं विधान नाही का भक्ती घडत नाही त्याच्यापुढे आपल्याला सांगतो अज्ञानी माणूस जर भक्ती करू शकतो तो ज्ञानी का करू शकणार नाही जसं दादा सांगितलं की तू महामूर्ख गाढ अज्ञानी तुला तिकट कराम करतो मी तर ज्ञानी मला का कळू नाही त्याप्रमाणे अज्ञानी माणूस जर भक्ती करतो ज्ञानी करतो तो करील करील अर्थात अज्ञानाच्या भांडवलावर जगणारे ज्ञानी पुरुष ते घ्यायचे नाही ते घ्यायचे नाही किंवा <laughs> अज्ञानाच्या भांडवलाच्या स्वरूपावर शोभणारे पार्श्वभूमीवर शोधणारे ज्ञानी ते हे नव्हेरले म्हणण्यात व न धरणे बॅकग्राऊंड त्याचा अज्ञात ज्ञानी नकोच आम्हाला आजला ज्ञानी नकोच ज्याला बॅकग्राऊंड नाही तोच हो तो, तो प्रोज कारण काला तोच आपण असत असे ना ऐका असे ना मत्रे <laughs> तसे भक्त परिवार आणि देव हे सर्व परमात्मरूप असल्यामुळे ज्ञानवानाने पूजा केली व न केली तरी एकच करू आणि न करून दोन्ही गोष्टी समान आहेत अक्षताची केलेली देवी न पुषता तिला आता अक्षतांनी पूजून काय करावं अजून अक्षता वाहून तरी काय विशेष मिळवणार आहे तुम्ही हे दीप करी के तू दीपतीची लुगडी नेस असे जर तिला म्हटले नाही तर ती उघडी आहे काय तुझ्या म्हणण्यावर ते उघडी राहले उघडे राहते तुझ्या वाचून येते अंगाच आहे एक जिन्सी आहे अखंड आहे ते तुझ्या बंड्यावर उघडी राहते पण तुझ्या बंड्यावर ती जे तूच नेसतेर नाही तिला नवेर नाही बरं का ती अंगाने सदा स्वरूप आहे चैतन्याची शोभा शोभत एका जनार्दने एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे हा अर्थ आहे तेव्हा चंद्राला तू चंद्रने पांघर असे म्हटले नाही त्याला सांगितलं की तू हे पांघर हे तू परिधान कर तो म्हणलं मी करीत म्हणण्या काय होणार आहे अंगाने त्याच्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही तर तो चांदण्या संपूर्ण असणार नाही काय असणार नाही काय तो अवश्य असेलच आणि त्याच पद्धतीने या ज्ञानीपुरुषाचा सगळा जीवन व्यवहार असतो म्हणजे अद्वैत स्थिती कायम असते अद्वैतात भक्ती होऊ शकते होत करता होत, होत करता निर्माण दृष्टांतपूर्व बाकीचा विषय आपण उद्या कुंडली गोरधारी विठ्ठल कुंडली गोरदारी विठ्ठल लक्ष्मी ज्ञानदेव तुला आगे आगे, अंगी, याच्यासाठी दृष्टांत असा देतात कि अग्नीच्या ठिकाणी अग्निपणा हा स्वरूपी करून असल्या कारणाने अग्नि त्या ठिकाणी उष्णता ही स्वरूपी करून असल्या कारणाने त्याला आता पुन्हा उष्णता देण्याची आज देण्याची स्वतंत्र आवश्यकता नाही कारण तो अंगाने आता त्याला पुन्हा आज देण्याची आवश्यकता आहे आवश्यकता आवश्यकता काय असा प्रश्न आवश्यकता नाहीये त्यात त्यांना सांगायचं आहे यात काय महाराजांनी सुचवलंय वृष्टांत तसा साधा जरी दिसत असला तरी या मागी भूमिका आहे जे त्याचा इथे अव्यभिचरित स्वरूपाचा संबंध असतो ते अकृत्रिम स्वरूपाचा असत असा एक महत्वाचा भाग यामध्ये प्रतिपादन केला आहे अग्नीचा उष्णता हा स्वभाव असल्या कारणाने अग्नि आणि उष्णता यांचा अव्यभिचरित स्वरूपाचा संबंध आहे अग्नि आहे आणि उष्णता नाही किंवा उष्णता आहे व अग्नी नाही असं तुम्हाला सांगता येणार नाही कारण ते त्याच स्वरूप आहे ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी याचा वापर केलेला आहे तत्वत विचार करीत असताना याचा मनुष्याने विचार करण्याची आवश्यकता पण आहे उदाहरण द्यायचं झालं तर देव एका ठिकाणी सांगतात आगमा पायीनो त्या स्थान भगवंत सांगतात की अरे हे विषय हे सगळे आगमाणु निश्चितता ठेवू नकोस तेव्हा विषयाचं स्वरूप सांगताना माउली असं म्हणते पुढे या विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही काही सुख आणि कही दुःख ही दिसे विषयाच सुख किंवा दुःख हे जर खरोखरीच निश्चित स्वरूप असत तर माणसाला सुख झालं असतं किंवा प्राप्ती, प्राप्ती। यांच्यामध्ये साध्य साधन भाव्यभिचलित स्वरूपाचा नाही हे सांगण्यासाठी ज्ञाने महाराजांनी असं लिहिले की सदाच विषय प्राप्त झाला असताना सुख व्हायला पाहिजे पण असं होत नाही किंवा दुःख व्हायला पाहिजे तसं होत नाही <coughs> देशभेदा कालभेदाने व्यक्तिभेदा कधी सुख तर कधी दुःख असं होत असत एकाच माणसाला देशभेदाने व कालभेदा सुख दुःख होत असत त्याच विषयापासून किंवा व्यक्तीभेदा त्याच कि कालात एका विषयापासून एकाला सुख एकाला दुःख होत असत जर त्याचं स्वरूपच सुख किंवा दुःख असतं तर दोघालाही त्या रूपाने प्रती यायला पाहिजे होते सुख हे जर स्वरूप असत तर कोणत्याही देशात कोणत्याही कालात कोणत्याही व्यक्तीला आणि केव्हाही कुठेही सुख <Coughs> सुख प्रतीला यायला पाहिजे पण सुख प्रतीला येत नाही उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर चंदनाची उटी उन्हाळ्यात बरी वाटते पण ती जर आपण हिवाळ्यात वापरायला लागलो तर ती बरी वाटत नाही नकोशी वाटते, वाटते। शीत देशामध्ये गरम कपडे बरे वाटतात आणि उष्ण देशामध्ये ते नकोसे होतात याचा अर्थ असायला की देशभेदाने कालभेदाने व्यक्तीभेदाने साखर मधुमेह झाला त्याला ते नको असते ज्याला चांगली प्रकृती आहे त्याला गोड आवडतो तो तुम्हाला हवी एकाला सुखाला कारण आहे एकाला दुःखाला कारण आहे एकाच काळामध्ये या पद्धती का त्याच एकच कारण विषय खरा अंगाने सुखरूप किंवा दुःखरूप नाही जर तो अंगाने सुखरूप असता तर सगळ्यांना सुखाची प्रती किंवा सदा आली असती असं घडत नाही एकची वस्तू सुख एकाला दुःख देयी दुसऱ्याला दे दे। त्याच काळामध्ये असं घडतं असं का घडतो तर त्यात ते स्वरूप नाहीये त्याचं थोडक्यात उत्तर साखर गोड असते कोणी शत्रू ने खाल्ली तरी गोड लागते जे ज्याचं स्वरूप असत आणून देण्याची आवश्यकता नाही त्याला जोड देण्याची गरज नाही आणि जोडलेले हे फारस टिकत नाही त्या नेहमी म्हणत असत की चिखलाची फुले जर एखाद्याने लावली तर ते केव्हा तरी पडायचे असे स्वच्छ म्हणत असत त्याच पद्धतीने की <coughs> सुख दुःख हे जर त्या विषयाला आणून कोणी तर ते, ते निघूनच ये त्याचं जर स्वरूप असत ते त्याच्या ठिकाणी असायला पाहिजे सदात पण ते त्याच्या ठिकाणी ज्या अर्थी नाही तर हे आणि कधी दुःखाची त्या अर्थी त्याचं सुख किंवा दुःख हे निश्चयाने स्वरूप सांगता येत नाही असा त्याचा अर्थ होतो त्याला दृष्टांत हाच अग्नीचा उष्णता हा स्वभाव असल्या अग्नीच्या ठिकाणी आज देऊन कोणी त्याला उष्णता देण्याची गरज नाही शत्रू असो मित्र असो जाणून त्याला कोणी स्पर्श करो तुमच्या न जाणण्यावर तुमच्या स्पर्श करण्या न करण्यावर अग्निची उष्णता अग्नी कोणत्याही देशात उष्ण कोणत्याही कालात उष्ण कोणालाही देशभेदाने कालभेदाने वा व्यक्तीभेदाने त्याच्या उष्णते एकदम शीतलता निर्माण झाली असं कधीही घडत नाही त्याचं कारण अग्नीच उष्णता हे स्वरूप आहे ता मधे समी सहज स्थिति हा स्वभाव है स्थायी भाव है जो हा स्वभाव है स्वाभाविक दशा है ज्ञाया की सहज सामधिमाधि शब्द का अर्थ स्वाभाविक दशा ती स्वाभाविक दशा कारण आता त्याला कोणी कृत्रिम त्या दशेमध्ये त्या समाधीमध्ये नेऊन ठेवण्याची आवश्यकता आपल्याला समाधी लावायला लागतो त्याचं कारण आपला समाधी हा स्वभाव झाला नाही समाधी हे आपलं शील नाही आपला मुख्य भाग आहे आपला जर तो स्थायी भाव होईल तर आपण त्याला सोडून राहणारच नाही आपलं ते स्वरूप झालं तर आपण त्याला सोडून राहणारच नाही काल <coughs> सांगितल्याप्रमाणे ज्ञानाची सहजस्थिती तो जर खरोखरी ब्रम्हरूप आहे आत्मरूप आहे तर त्याची असलीच पाहिजे कारण ते त्याची स्वाभाविक आहे त्याच थोडक्यात उत्तर <coughs> खरं सांगायचं तर यांच्या प्राणी मात्रांचं मूळ स्वरूप ब्रह्म हेच आहे पण ते कळत नाही एवढ्या एका अज्ञानास्तव बहिरमुखता आपल्यामध्ये निर्माण झाली <coughs> माणूस आत्मस्वरूपापासून सुदूर गेलेला आहे अतिदूर गेलेला आणि ज्ञानी पुरुष हा जाणणारा असल्या ते जवळ आहे दूरस्थान चांतिकीच्या या श्लोकात सांगितल्याप्रमाणे गोळ आणि दूर हे ज्ञानाज्ञानावर अवलंबून आहे असं आपण लक्षात ठेवायचं ज्ञानी पुरुषाची ही जी सहज समाधी आहे ही सहज समाधी हा त्याचा स्वाभाविक स्वाभाविक दशा आहे मग स्वाभाविक जी त्याची दशा असते ती त्याला सोडून कधी जात त्याच्यामध्ये कृत्रिमता नसते त्याच्यामध्ये अकृत्रिमता आहे का त्याची ती स्वाभाविक दशा हे त्याचं उत्तर आहे अग्निची स्वाभाविक दशा आज उष्णता मग ती त्याला दुसऱ्याने आणून त्याची काय आवश्यकता ती त्याला सोडून जाणारच नाही ती त्याला सोडून जाईल तर ती त्याची स्वाभाविक स्थिती नाही असं म्हणा मग त्यात काय वेगळं सरळ आहे एक तर ती त्याची स्वाभाविक दशा असली पाहिजे त्याचं ते स्वरूप असलं पाहिजे नाही तर ते त्याला सोडून जाईलच अग्नीच जर ते उष्णता आहे स्वाभाविक स्वरूप आहे तर त्याची स्वाभाविक दशा आहे ज्ञानी त्या हे त्याच मूळ स्वरूप आहे ते त्याला सोडून कधीही जाणार नसल्या कारणाने <laughs> त्याच कारण प्राप्त असून अप्राप्त अप्राप वत झाला असल्या कारणाने इच्छा होते इच्छेचे मुख्य कारण जी गोष्ट प्राप्त असते तिला अप्राप्तीचा जर भ्रम निर्माण झाला ती अप्राप्त जर झाली हो, तर त्याच्याच प्राप्तीची इच्छा होत असते असा नियम असल्यामुळे इच्छा होते दुसरं काही कारण नाही तर वास्तविक जीवाला होऊ नये झाले त्याला काय करणार तुम्ही होऊ नये गणित झाले कागदपत्रे झाले होऊ नये ठीक आहे गणित त्यांनी सर्वसामान्य लोकांचा होऊ नये कोणाला होऊ नये पण सगळ्याला होते स्वरूप आहे बरोबर आहे त्याप्रमाणे कोणालाही इच्छा होऊ नये पण सगळ्याला होते त्याला काय करायचं ते त्याचं उत्तर आहे की आत्मविमुख असल्या कारणाने असं होतं महाराजांनी त्याच्या करता स्वतंत्र उभे प्रसिद्ध आहे तैसा हृदया मध्ये रामू असं स्वच्छ लिहिले गुरव मानल्याशिवाय त्याची संगती लागणार नाही आणि त्याला अनानंदापादक आवरण मानलं पाहिजे हा त्यातला मूळ पुन्हा त्यातला बारकावा असा विषयात आनंद त्याला वाटतो त्याला आनानंदापादक आवरण असं लक्षात ठेवेल जो देव नाही म्हणतो त्याला असत्वापादक आवरण समजेल जो देव मला दिसत नाही म्हणतो समजावं की याबादक आवरण आहे त्याची ज्ञानाचे जे आकार दिसतात त्या आकारावरून ही रचना आहे त्याच्या ज्ञानाच्या आकाराची त्या रचनेवरून असं लक्षात येते की अमक्या स्वरूपाचं त्याला आवरण आहे ज्ञानी पुरुषाला ही स्थिती सहजतेने प्राप्त झालेली असल्या अर्थात मागचे त्याचे सगळे कष्ट ध्यानात घेऊन हे पुढचं वर्णन ऐकायचं तेव्हा अशा दशेला तो पावल्या कारणाने त्याची आता ही स्थिती सहज स्थितीहून बसली त्याची ही दशा आता स्वाभाविक दशाहून बसली त्यामुळे त्याच्या या स्वाभाविक दशेला आता बाध नाही <ुण> प्रयत्नाच्या अपेक्षा म्हणून अकृत्रिमता कृत्रिमता त्याच्यात कोणती नाही प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी कृत्रिमता त्याचं जी गोष्ट अंगभोध झाली त्याला त्याची कृत्रिमता करण्याची गरज नाही हा त्यातला मूळ भाग आहे कितीतरी व्यवहारात अशा गोष्टी कि ती त्या ठिकाणी ज्याची जी गोष्ट स्वाभाविक बनली असते त्याला कृत्रिमता लागत नाही गायक आला बघा वाजवणार आला बघा जो नवीन वाजवणार असतो त्याला इतका लागते ला रियाज त्याचा भरपूर झालाय त्याला ते करायला लागत नाही एखाद्या गायकाला सहज त्याला गाता येत आम्हाला आरडाओरडा करून मान वाकडी करून गाता येत नाही शेवटी का उपयोग काय किती हात वारी केले आणि <coughs> किती माना डोलावल्या तरी त्यामुळं असं आपण समजू नका त्याच्या ठिकाणी सहजता आलेली असते आणि आणखीन एक गोष्ट बारकाव्यानं बघा कस कि ज्याच्या अंगी जी गोष्ट खरोखरी सहजतेने आहे त्याच्यामध्ये अकृत्रिमत आहे ते त्याला शोभते पण कृत्रिम आलेली गोष्ट शोभतही नाही म्हणसांग काय कृत्रिम केलेली गोष्ट शोभतही नाही म्हणसा त्याच्यातच गोडवा असतो की जी ज्याची स्वाभाविक स्थिती असते <coughs> त्याच्या खरं सौंदर्य पण असत माणसाची प्रवृत्ती आहे काही दिसलं एखाद्याचं का कि त्याप्रमाणे करण्याची प्रवृत्ती माणसाची होते तरी अशोभनीय माणसाला उभ्या बाजारे शोभा होते अगदी स्वच्छ सांगायचं तर विरुद्धार्थांना लक्षात ठेवायच ठेवायचं असं सांगण्याचा ता तात्पर्य अर्थ असा आहे कि आत्म्याची ही सहज जे स्थिती ती त्या ज्ञानाची सहज स्थिती आहे जी प्रम